वाल्मिकांड् सेनेची व्यवस्था लावून तो मनुष्य श्रेष्ठ सामर्थ्य संपन्न भरत पितृनिष्ठ काकुतचे रामाकडे जाण्याकरता पायीस निघाला सेनेची व्यवस्था लावल्यानंतर जो प्रदेश सांगितला होता त्याकडे विनित होऊन निघालेला भरत भ्रात्या शत्रुघ म्हणाला सौम्या हे वन तू अनेक माणसे आणि शिकारी लोक बरोबर घेऊन थोडक्या वेळात सर्वत्र शोधून पाहावे गुह स्वतः आपल्या हजार ज्ञाती बांधवांना बरोर घेऊन धनुष्य बाण खडग हाती घेऊन त्या दोघा काकुत्यांना शोधायला जाऊ दे मी सोथा, अमात्य पौरजन ब्राह्मण गुरुजन यांना बरोर घेऊन पायी सर्वत्र हिंडे जोपर्यंत राम किंवा बलवान लक्ष्मण किंवा महाभाग्यवती वैद्यही मला दिसणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती लागणार नाही जवर जोवर भ्रात चंद्रासारखे शुभ आणि कमला सारखे नेत्रांत होणार नाही धन्य आहे तो लक्ष विमल कमला नेत्र असलेले ते रामाचे तेजस्वी मुख पाहायला मिळते जोवर माझ्या बंधूचे राज चिन्हाने युक्त असलेले चरण धरून मी त्या मी त्यावर मस्तक टेकणार नाही मला शांती ला जोपर्यंत वाडवडलांच्या राजावर राज्य करण्याला पात्र असलेल्या राम अभिषेक होऊन पाण्याने भिजणार नाही तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही सागरापर्यंत पृथ्वीचा पालन करता जो राम त्याच्या सोबत जी ती भाग्यवती जनकात मजा वैद्य धन्य नंदनवनात कुबेराने राहावे तसा काकुरचे राम राहतो तो हा गिरीराज हिमालयासारखा चित्रकूट गिरी अत्यंत शुभ आहे मूळ सक्षी पशु वसत असलेले हे दुर्गम वन महा तेजस्वी शस्त्रधारकात श्रेष्ठ राम येथे वसत असल्यामुळे धन्य असे म्हणून पुरुषश्रेष्ठ महाबहू भरत पायाने चालत त्या महारण्यात शिरला त्या पर्वताच्या शिखरावर शेंड्यावर फुल्या फुललेल्या झाडांची जी माळी जाळी झाली होती त्या, त्यांच्यामधूनच तो नरश्रेष्ठ चालला होता तो चित्रकूटावरील साल वृक्षाच्या झाडावर चढला आणि रामाच्या आश्रमातून निघणार्या अग्नीपासून घेऊन असे त्याला वाटले रामाचा पुण्यजनान युक्त असा आश्रम चित्रकूटवर आहे ऐसा ऐकल्यानंतर तो महात्मा आपल्या सेनेला मुक्काम करायला लावून गुहाला बरोबर घेऊन त्वरित निघाला अयोध्या अठ्ठ्याण्णव सर्ग समा समाप्त